अध्याय आठवा ध्रुवाचे वनान जणे मे म्हणतात शत्रुंजय नारद रुघुदेवांच्या नवेश केला नाही अधर्म हा ही ब्रह्मदेवांचाच पुत्र होता त्याच्या पत्नीचे नाव मृषा म्हणजे ना असत्य होते तिला दंभ आणि माया अशी दोन मुले झाली त्या दोघांना संतती नसलेला निवृत्ती घेऊन गेला हे बुद्धिमान वेगळा दहशण मायाृती म्हणजे लबाडी यांचा जन्म झाला त्यांच्यापासून क्रोध आणि हा म्हणजे कलह आणि त्याची बहीण दुरु दुरुपती म्हणजे अपशब्द उत्पन्न झाले हे साधु शिरोमणे नंतर कलहाने दुरुपतीपासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केले तसेच या दोघांच्या संयोगाने यातना आणि निलय म्हणजे नरक ही जोडी उत्पन्न झाली प्रलयाला याचे वर्णन तीन वेळेला ऐकून मनुष्य आपल्या मनाची मलिनता दूर करतो हे गुरुनंदना आता मी श्रीहरींचे अंश ब्रह्मदेव यांच्या अंशाने उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती महाराज स्वयंभुव मनूच्या पुत्रांच्या वंशाचे वर्णन करते महाराणी शतरुपा आणि तिचा पती स्वयंभू म्हणू यांच्यापासून वासुदेवांच्या कलेपासून उत्पन्न झाल्यामुळे हे दोघे जगाचे रक्षण करण्यात तत्पर असत उत्तानपादाच्या सुनीती आणि सुरुची नामक दोन पत्न्या होत्या त्यापैकी सुरुची राजाला अधिक प्रिय होती सुनीती नव्हती तिचा पुत्र ध्रुव एक दिवस राजा सुरुचीचा पुत्र उत्तम याला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत होता त्याच वेळी ध्रुव सुद्धा मांडीवर बसू इच्छित होता परंतु राजाने त्याला बसू दिले नाही त्यावेळी अत्यंत गर्विष्ट सुरुचीने आपल्या सवतीचा पुत्र ध्रुव याला कसे करताना कहून रागाने राजा समोर म्हटले मुला तुला राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही कारण तू माझ्या पोटी जन्माला आला नाहीस तू अजून लहान आहेस तू दुसऱ्या कोणत्या स्त्रीचा स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहेस हे तुला अजून माहित नाही म्हणूनच तू अशा आराधना कर आणि त्यांच्या कृपेने माझ्या उदरी जन्म घे मैत्रिणी म्हणतात ज्याप्रमाणे काठीने मारल्यावर साप फुटकाळ टाकू लागतो त्याप्रमाणे आपल्या सावित्र मातेच्या कठोर शब्दांनी विद्ध होऊन गुपचुपणे वडिलांना सोडून तो रडत रडत आपल्या मातेकडे गेला त्याचे जेव्हा महालातील दुसऱ्या लोकांकडून सुरुतीने बोललेले तिने ऐकले तेव्हा तिला सुद्धा फार दुःख झाले तिचा धीर सुटला वडिलाने भोरपडलेल्या वेलीप्रमाणे ती शोकाने संतप्त होऊन विलाप करू लागली सौथीचे बोलणे आठवून तिच्या कपाळा कमळा साठ्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले ती बिचारी आपल्या दुखाला अंत नाही असे पाहून टाकी ध्रुवाला म्हणाली तू दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस कारण जो मनुष्य दुसऱ्यांना दुःख देतो त्याला स्वतःच त्याचे फळ भोगावे लागते सुरुची जे काही म्हणाली ते योग्यच आहे कारण महाराजांना माझा पत्नी म्हणून स्वीकार लाज वाटते तू मज अभागिनीच्या पोटी जन्म घेतलास आणि माझ्या दुधावर वाढलास वा तुझी सावत्रात सोडून कर जर तुला राजकुमार राजसिंह सनावर बसण्याची इच्छा असेल तर भगवंतांच्या चरण आराधना कर जगाचे पालन करण्यासाठी सत्व गुणाचा अंगीकार करणाऱ्या त्या श्रीहरींच्या चरणांची आराधना करूनच श्री ब्रह्मदेवांना तसेच मन आणि प्राण जिंकणाऱ्या नाही ते वंदनीय असे सर्वश्रेष्ठ पद प्राप्त झाले तसेच तुझे आजोबा स्वयंभू म्हणून मोठमोठी दक्षिणा द्यावी लागणाऱ्या यज्ञांच्या द्वारा अनन्य भावाने त्याच भगवंतांची आराधना केली होती म्हणूनच त्यांना इतरांना अत्यंत दुर्लभ अशी तिहलौकीची सुखे पारलौकिक सुखे आणि शेवटी मोक्ष प्राप्त झाले बाळा तू सुद्धा त्या भक्तबद्दल अन्य सर्वांचे चिंतन सोडून केवळ त्यांचे भजन करी हरीना सोडून मला तर तुझे दुःख दूर करणारा दुसरा कोणीही दिसत नाही पहा जिला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेव आदी अन्य देव, देव धुंडत असतात ती कमलधार प्राप्तीचा मार्ग दाखवणारे आईचे बोलणे ऐकून ध्रुवाने बुद्धीने आपले मन स्थिर केले आणि तो पित्याच्या नगरातून बाहेर पडला हा सर्व वृत्तांत ऐकून आणि ध्रुवाची इच्छा ओळखून नारद तिथे आले त्यांनी भीवाच्या मस्तकावर आपला पापनाशक हात फिरवीत मनोमन आश्चर्यचकित होऊन म्हटले मानभंग सहन होणाऱ्या क्षत्रियांचे तेज पाहना हा मुलगा लहान असून सुद्धा याच्या हृदयामध्ये सावत्र मातेच्या कटुवचनाने घर केले आहे नारद म्हणाले मुला खेळण्याबागण्यात रमावयाच्या बाल वयात काही बोलण्याने तुझा मान किंवा अपमान होत असेल असे आम्हाला नाही वाटत जर मानापमाना संबंधीच म्हणशील तर मनुष्याच्या असंतोषाचे खरे कारण मोहाशिवाय दुसरे काहीच नाही भगवन त्यांच्या लिलेचा विचार करून बुद्धिमान माणसाने दैवामुळे जी परिस्थिती आली असेल त्यातच संतुष्ट राहावे आता मातेच्या उपदेशाप्रमाणे तू योग ज्यावंता कृपा प्राप्त कर प्रसन्न मला अवगढ़ योगी लोग हा व्यर्थ हट्ट सोड़न देरी परत जा परमार्थ साधने की वे प्रयत्न कर विविध त्याच्या विधानानुसार जे काही सुख प्राप्त होईल त्यात चित्त संतुष्ट पुरुष मोहोमय संसारातून पार करतो मनुष्याने आपल्यापेक्षा अधिक गुणवान असणाऱ्या प्रसन्न व्हावे जो गुणात कमी असेल त्याच्यावर दया करावी आणि जो आपल्या समान गुणवान असेल त्याच्याशी मित्रत्वाचा भाव ठेवावा असे करण्यानेच दुःखाने तो जात नाही ध्रुव म्हणाला सुख दुखा चित्त चंचल होते शांतीचा हैं है। नम्रते अभाव है सुरुचि ने अपने कटुवचन रूपी बाणा हृदय विदीर्ण के आपला हा उपदेश हे पदावर आपण भगवान ब्रम्हदेवांचे पुत्र आहात आणि जगाच्या कल्याणासाठीच ही वीणा वाजवीत सूर्याप्रमाणे त्रैलोक्यात संचार करीत आहात मैत्रिय म्हणतात देवर्षी नारद अत्यंत आणि मार्ग आहे म्हणून तू एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवांचे भजन कर याला धर्म अर्थ काम आणि मोक्षरूप पुरुषार्थाची अभिमाशा आहे त्याला त्यांच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय म्हणजे कालिंदीच्या पवित्र जलामध्ये त्रिकाल स्नान करून नित्य कर्मे करून विधीनुसार आसन घालून त्यावर बैस नंतर पूरक कुंभ आणि रेचक या तिन्ही प्रकारच्या प्राणायामाने हळूहळू घालवून भक्ताला वर देण्यासाठी उद्युक्त आहे त्यांचे नाक भोया आणि गाल अत्यंत नैनरम्य आहे ते सर्व देवांमध्ये परमसुंदर आहेत ते तरुण आहेत त्यांचे सर्व अंग मनोरम आहे लाल लाल आणि लालसर नेत्र आहे ते शरणागतांना सावळा आहे त्या परमपुरुष श्याम सुंदरांनी गळ्यात वनमाला धारण केलेली आहे आणि त्यांच्या चारी हातात शंख चक्र गदा आणि पद्म शोभून दिसत आहे त्यांच्या मस्तकावर किरीट कानात कुंडले बाहूत केला आहे पायात सुवर्णाचे नुकूर शोभून दिसत आहे भगवंतांचे स्वरूप अत्यंत दर्शनीय शांत तसेच मन आणि डोळ्यांना आनंदित करणारे आहेत जे लोक प्रभूंची मानसपूजा करतात त्यांच्या अंतकरणात ते हृदय कमलाच्या कर्णिकेवर आपल्या नखमणी वरदाई प्रभू चे मनमन अशा प्रकारे ध्यान करावे कि ते आपल्या प्रेमपूर्ण दृष्टीने मंद मंदे हास्य करीत आपल्याकडे पाहत आहेत भगवंतांच्या मंगलमय मूर्तीचे अशा करण्याने मन लवकरच परमानंदा बुड़न तली होते फिर राजकुमारा ध्याना बोबर ज्यादा परम भूमि मंत्रा जग के सत री जग के मनुष्याला आकाशत करना सिद्धांच दर्शन होते ओम नमो भगवते वसुदेवाय या मंत्राने देशकालाचा विचार करून बुद्धिमान माणसाने भगवंतांची द्रव्यमय पूजा करावी प्रभूंचे पूजन पवित्र पाणी फुले फळे मनातील कंदमुळे पूजीना योग्य अशी कोळी पाने वलकले त्यांना प्रिय तुळस इत्यादी अर्पण करून करावे पाषाण इत्यादींची मूर्ती मिळाली तर तिचे नाही तर पृथ्वी पाचनीय अशा आपल्या मायेच्या द्वारा आपल्याच इच्छेने अवतार घेऊन जी ही मनोहर कार्य करतात त्यांचे मनोमन चिंतन करीत राहावे प्रभूंच्या पूजेसाठी पूर्वी ज्या ज्या उपचारांचे विधान सांगितले आहे ते मंत्र मूर्ती श्री श्रीहरी द्वादशाक्षर मंत्राने अर्पण करावेत अशा प्रकारे जेव्हा हृदयस्थित श्रीहरींचे मन वाणी आणि शरीराने भक्तीपूर्वक पूजन केले जाते तेव्हा ते, ते निश्चल भावाने चांगल्या तऱ्हेने भजन करणाऱ्या आपल्या भक्तांची श्रद्धा वाढवतात आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म अर्थ काम किंवा मोक्षरूप कल्याण प्रदान करतात जर उपासकाला इंद्रिया संबंधी भूगांबद्दल वैराग्य असेल तर त्याने मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत भक्तीपूर्वक अखंड भगवंतांचे भजन करावे श्री नारदाने असा उपदेश केला किंवा राजकुमार ध्रुवाने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि नमस्कार केला त्यानंतर तो भगवंतांच्या चरणचिन्हाने तेव्हा त्यांनी आरामात आसनावर बसून राजाला विचारले राजन तुमचे मुख लहान झाले आहे तुम्ही बऱ्याच वेळापासून कोणत्या विचारात घडला आहात तुमचा धर्म अर्थ आणि काम यापैकी कशात ना? राजा कमतरता कोमल मुख मुले असेल तो थोकून जाऊन कुठे रस्त्यातच पडला असेल मुनिवर्य त्या असहाय्य मुलाला वनामध्ये एखाद्या लांडग्याने खाऊ नये म्हणजे झाले अहो पत्नीचा गुलाम पत्नी ऐसीम दुष्टपणा पहा जो मांडीवर बसू प्रेम पता दुष्टादन तू अपने करू नकोसते भगवान है तुला प्रभाव की कल्पना नहीं जगभर पसर तो मुलगा लोकपाला अशक्य लवकरच तुझाक पर तोस यश देवर्षी नारदांचे स्नान केले आणि त्या रात्री पवित्रतापूर्वक उपवास करून श्री नारदांच्या उपदेशानुसार एकाग्र चित्ताने श्री नारायणांच्या उपासनेला प्रारंभ केला त्याने तीन तीन रात्री नंतर फक्त शरीर निर्वाहापुरती कवट आणि बोराची फळे खाऊन श्रीहरी सहा सहा दिवसांच्या गवत आणि गळून पडलेली पाने खाऊन भगवंतांची उपासना केली तिसरा महिना नऊ नऊ दिवसांनंतर केवळ पाणी पिऊन समाधी योगाने श्रीहरीची आराधना करीत व्यथित केला चौथ्या महिन्यात त्याने श्वासावर नियंत्रण मिळवून बारा बारा दिवसांनंतर केवळ वायू पिऊन भगवंतांची आराधना केली पाचवा महिना लागल्यावर राजकुमार ध्रुव श्वासावर खांबा प्रमाणे निश्चित उभा राहिला त्यावेळी त्याने शब्दादी विषय आणि इंद्रियांचे नियामक आपले मन सर्व बाजूनी खेचून घेतले आणि हृदय स्त्री श्रीहरीच्या स्वरूपाचे चिंतन करीत आपले चित्त दुसरीकडे कोठेही जाऊ दिले नाही जेव्हा त्याने महदादी तत्वांचा आधार आणि प्रकृती आणि पुरुषाचे अधिश्वर अशा परब्रम्ह्याच्या ठिकाणी लोकांचा थरकाव झाला जेव्हा तो राजकुमार एका पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या अंगठ्याने पृथ्वी दबली जाऊन एखादा हत्ती नावेवर चढल्यावर ती नाव जशी पदोपदी डाव्या उजव्या बाजूला खाते, तशी डगमगू लागली ध्रुव आपली इंद्रिय द्वारे आणि अभिन्नता झाल्याने सर्व जीवांचा श्वासोच्छवास रोखला गेला यामुळे सर्व लोक आणि लोकपाल श्वासाअभावी घाबरून जाऊन श्रीहरींना शरण गेले देव म्हणाले भगवन सर्व स्थावर जंगम जीवांच्या शरीरातील सोडवा श्री भगवान म्हणाले देवानु तुम्ही बिहू नका ध्रुवाने आपले चित्त मजविश्वात लीन लि, केले आहे यावेळी त्याने प्राणनिरोधन केल्याने तुम्हार श्वास तुम्हारा आता थाम आप लोकी जवे, त्या मी या जाएका दुष्कर तपापास कर आठवा समाप्त